जो जाता या दृष्टीने स्तुती एक तुम्हाला शब्दाच्या द्वारे सुद्धा केलेली निंदा कशी स्तुती होते हे एक तुम्हाला गमतेदार रूपाने सांगतो मी सांगतो नी नाथ महाराजने असं लिहिलंय ते रुक्मिणी स्वयंवर आपण वाचा इतकं सुंदर आहे विचारतो आता सकाम लोक विवाहासाठी वाचतात तो बाग आलाही तो बाग आलाही वाय झालं लग्न नको तर कोणतो पण हो सोन्याला माझं काय म्हणणं काय म्हणायचं त्याने गमत असे लिहिले तो, तो, <laughs> तो, तो रुक्मिया भगवंताची निंदा करतो भयंकर बोलायच म्हणजे ती निंदा करीत असताना त्या निंदा वचनात एक वाक्य असं लिहिलंय नाथ महाराजांनी एक म्हणते वसो एक म्हणती नंदाचा न ठाव आई बापाचा श्री कृष्णाकली काय म्हणली त्याला मुलगी द्यायची आपली रुक्मिणी का अहो त्याला आई बापाचं पत्तन आहे कुणी म्हणतोय नंदात आहे कुणी म्हणत आहे वसुदेवाचाय कुणी म्हणत त्या देवी कीत आहे त्या यशोदेचा आहे ना आई ना ह्याला बाप अकोळी ताता श्री कृष्ण आपल्याला काय पाहिजे आपल्या पुळीतला पाहिजे <laughs> आपल्याला पाहिजे पुळीतला हा पुळे याला मुलगी देण्याचा काही अर्थ नाही अशी निंदा चालली आहे पण हीच खरी भगवंताची स्तुती आहे का ज्याला आई नाही बाप नाही तो तुला आई बाप नाही असे न कस्य कार्य शास्त्रीय शब्दात वर्णन करणं काय आणि एक म्हणती नंदाचा एक म्हणती वसुदेवाचा नकेत हाव आई बाप आता ना आई ना बाप बरोबरच आहे अकुळी साचा श्रीकृष्ण अकुळाला अकुळ लावणं ही त्याची देवाची निंदा आहे त्याला अकुळी म्हणतो ही स्तुती आहे त्याची बघा म्हणजे शब्दावरून जरी तुम्हाला पाहिजे <laughs> असत ही बघा कशी आहे वरपंग सुद्धा ही निंदा पण वर्पग निंदा असून सुद्धा थोडा विचार केला तर आपल्या असं दिसून येईल ही स्तुकी देवाची ही खरोखरी ज्याला आई बाप नाही त्यालाच देव म्हणतात जो अकुळी आहे त्यालाच देव म्हणतात कुळ तुम्हाला आम्हाला लागतात म्हणजे आधुनिक सरकारनं लावलेली त्यांना लागतं आणि अनावश्यक त्यांनी म्हणतो ते पण लागतात म्हणून अकोळी ताता श्री कृष्ण हेच खरायची बरोबर आहे त्यांनी म्हणजे आपली स्तुती केली आहे कोंबडा लोकांना झोपेतनं जागा करतो का नाही तसे आपले गुरु अज्ञान रुपींनी दिले सगळ्याला जागा करतात बरोबर आहे योग्य म्हणले बा आहे चालेल मला अनेक उदाहरणं आपल्याला अशी देता येतील की स्तुती निंदा कशी निंदा स्तुती होत असते आपण बारकाव्यांना बघा म्हणजे बरोबर लक्षात येतो त्याच्यात काही खर तसं दुःख करण्यासारखं नसतं समजून घ्या तीच महत्वाची गोष्ट आहे तर मग निंदा स्तुती होणार नाही स्तुती कधी निंदा होणार नाही आणि खरं सांगू तुम्हाला मोटे की निंदा ऐके कपाळ धुरुनी ठाके अशी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही वारेने सुखे थेंबेने विरे चिखलू द्यायचा तशी आपली स्थिती होती का आपल्याला दृष्टी नाही या वर्णनात स्तुती निंदीमध्ये पकडले कोणाला उपनिषद झाला अपपुरुष हे वेदून महाराज बोलतात त्यात मुख्य गोष्ट अशी आहे कि देव हा शब्दाला अविषय असं माणसाला चांगलं कळत नाही जेवढे म्हणून स्तुती स्तोत्र करणार आहेत त्यांच्या लक्षातच येत नाही त्यामुळे आता उपदेशाचीच गोष्ट घेतली असल्या कारणाने इतरांच्या लक्षात येत नाही सांगायचं काही कारण हे कसं घडत एक, कस एक दादा ही गोष्ट सांगत तीच गोष्ट अनुवाद म्हणून मांडतोय एका मुलाचं लग्न आणि त्या लग्नामध्ये त्याची मोठी वरात काढायची त्या वरातीमध्ये निघाल्यानंतर मुलाला सगळा पोशाख होता पण उपवस्त्र म्हणून काही नव्हतं ते का नेहमी माणसाला त्यांनी सांगितलं की अरे मी सगळं आणलंय पण माझ्या मुलाला तेवढे शाल म्हणले आणले नाही वरातीच्या वेळी त्याच्या अंगावर भरधरी शाल असावी तेवढे तू दे काही घेऊन जा त्याला शाल वरात निघाल्यानंतर वरातीकडे लोक जाताना वरात नावर यायचे निघाले बाकीचे वराडी आलो लिहिले तेही मिरवून घेतात त्यामध्ये त्यांची मिरवणूक निघाली नाही ती ते त्याच्याबरोबर मिरवायला निघाले त्यात हे सदग्रहस्त होते ते निघाल्यानंतर पहिल्यांदा काही कारण नाही दुसरा एक मनुष्य वाटेत घेतल्यावर त्यांनी सांगितलं हा नवरदेव ही वरात अतिशय उत्तम निघाले आहे चांगली आहे पण या नवरदेवाच्या अंगावरची शाल आहे ना ती माझी आहे मित्र तू त्याचा मित्र होता म्हणलं तुझी शाल मी मागून आणली ही याला सांगायचं काही कारण आहे तू दिलेस तुझं मला दोघांना माहिती कशाला तू बोलतो बोलू नको दोन तीन ठिकाणी बोलल्यावर ते म्हणाला बरं ठीक आहे काय पुढे गेल्यावर एकाला त्यांनी सहज जागी काय हे बराच घोडा हे सर्व त्यांनी आणलेला आहे पण ती शाल मांडते शाल माझीच म्हणजे मग आली का म्हणते ते मग का माझी नाही म्हणला माझी आहे म्हणला तरी चुकलं आता काय म्हणतो ते शाल फक्त माझी नाही ते त्या मालकाला वाटलं अरे याला नको म्हणून सांगितले हे बनतोच बोलायला लागला <laughs> काही का माणसांनी तो डाळ असतात काही विचारू नका नको म्हणले की जास्त हे का गप्प बचायला काय घेशील रे फक्त बोलायची परवानगी बोलायला काय घ्यायची गप्पा बसायला काय घ्यायचे तर म्हणे बोलायची परवानगी तसा हा प्रकार झाला शाल तेवढी माझी नाही ते काय म्हणायचं माणसाच्या मनात विकल्प निर्माण झाला पुन्हा त्यांनी सांगितलं हो तुम्हाला मी बोलू नका सांगितलं आता म्हणा तुम्हाला शाल मी आत्ता तुमची परत दिली असते इथे तुम्हाला मी परत दिले असते पण ते दुसरी शोभा मी माझ्या हाताने करण्यापेक्षा बोलू नका म्हणलं त्यात काय बिघडतंय न बोलायला काय घ्यायला ठीक आहे म्हणला काय हरका थोडं पुढे गेला पुन्हा ग्रहस्थ भेटले इकडे म्हणले काय हे जे एकंदरात आहे ती त्यांनी स्वतःच चालली आहे पण शाली म्हटलं काय विचारू नका आता तर बरं <पारे> चालवाई <laughs> शालेविषयी फक्त विचारू नका म्हणजे काय करून आणलंय काय शाले विषयी म्हणलं मला काय तुम्ही विचारू नका म्हणजे माझे आहे म्हटलं तरी चुकलं माझे नाही म्हटलं तरी चुकलं म्हणजे शालेविषयी मला काय तुम्ही विचारू नका हे त्याच्यापेक्षा चुकलं म्हणजे <laughs> काय चुरून आणले का म्हणते का अवघडच गोष्ट झाली अवघड बोलताय तुम्ही बा ठीक आहे आपल्याला काय करायचंय थोडी पुढे गेले तिथे गेल्यानंतर <coughs> दुसरी गरज म्हटलं त्यांनी म्हणजे घोडा त्यांनी आणलाय मिरवणूक त्यांच्या सगळ्या एकंदर जो साधू शृंगार सगळा त्यांचा आहे पण शालेविषयी म्हणले बा मला काय टाक नाही मला काय माहित नाही हे तरी काय टॉप मला ठाऊकिनी हे म्हणणं म्हणजे काय झालं पुन्हा हे पुन्हा निंदा निंदाच माहिती ठीक <coughs> आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर पुन्हा एक गृहस्थ भेटला ह्याला सांगितलं तुम्हाला आम्ही सांगितलं कशाला <coughs> आमचं म्हणणे तुम्ही मानता येईल कुठून आम्हाला अवदास आठवले आम्ही कुठून तुम्हाला हे शाल मागितले आता आम्हाला वाटायला आणि गप्प बसायला काय घ्याल म्हणणे कशाला तुम्ही सांगता येईल सगळी एकंदर त्या मिरवणुकीची माहिती सांगितली आणि शेवटी काय नाही फक्त शालेची म्हणजे माहिती सांगणार नाही <laughs> माहिती मी सांगणार नाही म्हणजे काय झालं हा त्याची माहिती म्हणले सांगायचं नाही तिथे मौन धारण करायचं म्हटलं आपल्याला काही बोलायचं की त्याची मी माहिती सांगणार नाही त्याच्याविषयी मी मौन धारण करायचं ठरलंय मी आता त्याच्याविषयी त्याच्या पुढे गेले मौन धारण करू नका म्हणले काय असं बोलतं कशाला म्हणले तुम्ही बरं म्हणला ठीक आहे मौन धारण करायचं नाही असं सुद्धा बोलायचं नाही ना बरं म्हणलं ठीक आहे पुढे गेल्याच त्यांनी सांगितलं हा घोडा हे त्यांचं हे सगळं त्यांच आहे इतकंच नाही तर शाल सुद्धा त्यांच्यामुळे का शाल सुद्धा तो म्हणला वाच करतो शाल सुद्धा चांगला <laughs> आहे अरे हो चांगलाय पण हे नको होतं ना बोलायला त्यांच्या म्हणायचं काय कारण होत रे बोलला काही नाही का शिक्षण संस्थेमध्ये परवासा घडला ती शिक्षण संस्था सगळी दाखवली आणि त्या मंत्र्याला दाखवून शेवटी त्या प्रमुख माणसानं काय सांगितलं इथे शिक्षणही दिले जाते <laughs> आता अरे शिक्षण संस्था होत होती आणि <laughs> शिक्षण संस्था असताना त्या शिक्षण संस्थेत बाकीचं सगळं दाखवलं आणि शेवटी काय सांगितले त्यांनी की इथे शिक्षणही दिले जाते म्हणजे शिक्षण संस्थाय का भक्ती संस्था ही <laughs> एक काय बोलतच झालं काम म्हणजे नाही म्हणूनही तोलून मोजून अतिशय अपुरुषही असलेल्या निर्दुष्ट असलेल्या वेदाने अगदी मापलेले शब्द जरी वापरले तरी त्याला तो अविषय म्हणूनच त्याच्याविषयी कितीही बारकावाने वेदाने वर्णन केलं तर ती त्याचे देतात आणखीन एक वर्म त्याच्यात असा आहे ज्ञाने माऊलीला असं सांगायचंय ज्ञानेश्वर माउली म्हणते त्या निर्विशेष ब्रम्हचं ज्ञान करून द्यायला ज्यावेळी वेद प्रवृत्त होतो त्यावेळी मुखाने तो बोलणार नाही कधी सर्व प्रमाण अविषय मागे दुष्कळ विषय आपला हा होऊन गेलाय विषो नाही कोणाही दया प्रमेयत्वची नाही दया स्वयंप्रकाशातही प्रमाण होय कोणाही प्रमाण हो निधी माण तो स्वयंप्रकाश त्याच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण संभवत नाही प्रमेयत्व संभवत नाही म्हणून प्रमाण प्रवृत्तीच संभवत नाही म्हणजे म्हणजे प्रमाण ही आपल्या देवाकडे प्रवृत्त होऊन प्रमाण पदवीवर आरोढ होण्याला लायक ठरणार नाही त्यांची प्रवृत्तीच संभवत आपण मागे पाहिलेला आहे त्याच्याविषयी असा विस्तार करायचं कारण नाही विज्ञान अरे कि न कोण होऊ जा असं असताना देव कसा आहे असं जेव्हा श्रुतीला विचारलं तेव्हा देव सांगा श्रुती सांगायला लागली अस्थूलम अ दीर्घम असं ती मृदारण्य श्रुतीमध्ये असलेला आहे ते श्रुती सांगायला निषेध मुखाना मुखा <coughs> सांगायला लागले विधीमुखाने सांगितलं नाही मौलीचा दृष्टन द्यायचा ब्रह्माच्या निर्विशेष स्वरूपाचं ज्ञान मंद प्रज्ञाना व्हावं म्हणून करुणेनं जे वर्णन केलं ते असं वर्णन केलं काय वर्णन केलं ब्रम्ह रूपे मूर्तंच्या मूर्तंचे व एक मूर्त रूप है एक अमूर्त रूप है, है। आप तेज वायु हाथ पंच महाभूत रूपा ने अपन जर बो लगलो तो यू सगल रूप है मूर्त रूप है स्वप्न प्रपंच जो एक भाग हा समूर्त रूप है म्हणजे स्थूल आकार आणि सूक्ष्म आकार असं त्याला म्हणत आहे मूर्त आणि स्थूल आकारही आहे आणि त्याला सूक्ष्म आकारही आहे द्विवा ब्रम्हण व रूपे मूर्तंच्या अमूर्तंच असं स्वतः श्रुतीने पहिल्यांदा वर्णन केलं आणि वर्णन करून निषेध मुखाने त्या परमेश्वराचं ज्ञान करून देऊन निर्विशेष स्वरूप तुम्हाला कळावं म्हणून असंच व्यावृत्ती केली न यती म्हणजे स्थूल आकार नाही मूर्त रूप देव नाही अमूर्त रूप न येते देव नाही मग कोणता देवाय खरा देव ज्यावेळी येतो पिजे तुझे तुझं यथार्थ स्वरूप अभिव्यक्त झाल्यानंतर सया महामोग केची आम्ही दोघे एकाच पंक्तीला बसून मोग घेळून बसतो ना बसतो आम्ही बोलत नाही मौन धारण करतो पूर्व पक्षाने तिथे अशी शंका केली शंका निर्माण होते तिथे का वेदांना जर खरोखरी मूर्त आणि अमूर्त या दोन्ही रूपाने मूर्तीचा आकाराचा निषेध करायचा होता तर मग त्याने पहिल्यांदा दोन मूर्ती ज्या रूप त्या देवाची सांगितली कशाला आणि निषेध केला कशाला त्याला शास्त्रामध्ये अध्यारोप का केला आणि अपवाद तरी कशाला अपवादच करायचा होता तर मग अध्यारोपच करायला नको होता आणि पुन्हा पुन्हा बोलायचं हा दोष नाही का पुनरुक्ती तेच तेच रिपीटेशन आपलं झाले सारखं काय तर त्याच उत्तर थोडक्यात असा आहे की श्रुतीने तो, तो, तो पूर्वपक्षाचा तिथे एक श्लोक पण असा मोठा म्हणजे लोक सांगतात कि वा खरंय कसं म्हणणं पूर्वपक्षा तो पूर्वपक्षी म्हणतो प्रक्षालनाधिपंक्य दुरा दस्पर्शनम वरम तो म्हणतो हात भरवायचा मग धुवायचा त्यापेक्षा भरवूच नका ना अध्यारोप करायचा अपवाद करायचा त्यापेक्षा बोलूच नका ना त्याचं उत्तर देताना शास्त्रकाराने असं उत्तर दिलेलं आहे की बाबाने लोकसिद्ध रूपाचा मूर्तीचा अनुवाद करून मग त्याचा निषेध श्री केलाय अनुवाद करून सांगण्यामध्ये तिने काही नवीन सांगितले असा त्याचा अर्थ नाही लोकानुभवाचा अंगीकार करून लोकांच्या समजुतीसाठी हा विषय असल्या कारणाने ज्यांच्यासाठी हा विषय आहे त्यांच्या प्रतितीचा असलेला जो हा मूर्तीचा भाग रूपाचा भाग त्या रूपाचा त्या आकाराचा त्या मूर्त आकाराचा त्या अमूर्त आकाराचा नाम सूक्ष्म करून त्याचा निषेध केलेला आहे निषेध करून काय सांगितलं असं निर्विशेष स्वरूपाचं ज्ञान करून दिलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कि आकार आकार। <coughs> स्थूल आकार आणि सूक्ष्म आकार अर्थात स्थूल प्रपंच आणि सूक्ष्म प्रपंच म्हणजे महाभूत आधी यांचा निषेध केल्यानंतर जगदंतर विशेष त्या ब्रिकाणी नाहीत असं आता सांगायची आवश्यकता राहिली मुळातच घाव टाकल्या कारणाने मायेचाच निषेध केला असं लक्षात कारणाध्यासच नाही असं ठरलं मग कार्याध्यासातले देश नाही किंवा इतर आकार विशेष ठिकाणी संभवत नाहीत हे आता निरळ निराळ सांगण्याचं कारण उरलं नाही श्रुतीच्या ठिकाणी हा पुनरुक्ती दोषाला पुन ना। का नाही त्याची पण व्यावृत्ती अशी केलेली आहे की श्रुतीच्या ठिकाणी पुनरुक्ती दोष येत नाही काय येत नाही काही ठिकाणी पुनर्वृत्ती दोष येतच नसतने संभ्रमे चिस्त्री द्विस्त्री, द्विस्त्री दुक्तम न दृश्यती दोनदा तीनदा जरी बोलल तरी या एवढ्या ठिकाणी म्हणजे पुनरुक्ती येत विषादा दोनदा तीनदा जरी बोलल तरी ती दोषाला कारणे होत नाही न दुष्यते किंवा संपूर्ण अर्थ हे विकसा मी फुल ठेऊन वेचून आणले म्हणला म्हणजे सगळी आणण्याची मी तुमच्या घरी येईन ती अवधारण आहे निश्चयार्थ आजार असे या या बसा बसा वा अनुद्याची गोष्ट या या बसा बसा एकदा म्हणून भागत नाही एक का एकदा म्हंटल म्हणजे ते दुःखाचं रोजगी <laughs> होत काही जर आपल्याकडे दुःख प्रसंग असला कुणी आला या कुणा बोलायचं नाही एवढं म्हणायचं या सगळं आजार काय एकदा म्हणलं की सगळं जमलं या आजार्थ असा एकंदर त्याचा इथे श्रुतीने आपला निर्धार व्हावा सत्सामान्य जे ब्रम्ह आहे ते आपल्याला निश्चयाने कळावं निर्धाराने त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आकार नाही अशेष विशेष विवर्जित ब्रह्म आहे असं समजण्यासाठी श्रुतीने असा आणि केलेला आहे आणि निषेध करून त्या निर्विशेष ब्रम्हच तुम्हाला ज्ञान करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे सत्यम ज्ञान मनंतम ब्रह्म म्हणून स्वरूप लक्षण केलं त्याचं असं तटस्थ लक्षण सांगून केलेलं वर्णन किंवा त्याच्या स्वरूपाचा करून दिलेला परिचय किंवा लोक सिद्ध असलेला लोकानुभवात असलेला हा आकार सांगून त्याचा निषेध करून त्याच्या निर्विशेष स्वरूपाचं करून दिलेलं ज्ञान हे जरी श्रुतीच्या कणवेच्या दृष्टीनं श्रुतीच्या दयेच्या दृष्टीनं त्या मातृ हृदयाच्या दृष्टीनं जरी योग्य असलं औचित्य स्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचा पत्ता ना। नाही कोणत्याही वाच्यवृत्तीला शब्दाच्या वा लक्षणाला तो देव विषय होत नसल्या कारणाने इतका जरी विस्तार केला असला श्रुतीने तरी ती सगळी निदान एका शब्दाची एवढी सगळी स्थिती सांगून आता मी तुम्हाला त्यातली निवडक स्थिती फक्त सांगितले कितीतरी वेदाने असं प्रसंगा प्रसंगाने देवाचं हे सगळं त्या सगळं वर्णन, वर्णन देव शब्दाला अविषय असल्या कारणाने नाम रूप संबंध जाती क्रिया भेदू हा आकार असित परवाद वस्तू परमात्म वस्तू ठिकाणी हा प्रवाद संभवत नसल्या कारणाने किती सूक्ष्म किती आणि शब्द आणले आणि मापलेले जरी शब्द आणले शास्त्रीय मा शास्त्रीय मापाने मापलेले जरी शब्द आणले तरी त्यालाही तो विषय होत नाही ही गोष्ट असल्या कारणाने त्याची कितीही समर्पक रूपाने तुम्ही स्तुती केली तरी ती स्तुती ठरवून न ठरता ती त्याची निंदा ठरणार आहे कारण वस्तुस्थितीने तो तसा नाही विषम सत्तेत पारमार्थिक सत्तेत आहे शब्द सगळी किती तुमची माणसिभाषिक सत्तेतली आहे ही प्रातिभाषिक सत्तेतली सत्तेतल्या परमेश्वराला विषय करू शकत नाही म्हणून ही त्याची जे आहे त्या देवाची स्तुती आहे हे त्याच्या विरुद्ध आणि ती महाराजांनी आणखीन त्याला एक विशेषण दिले विषद स्पष्ट आहे म्हणले पुन्हा <laughs> महाराजांचं काय म्हणणं आहे पुढा पुढे निंदा हा निंदा केलेली तर ती त्या देवाची विषदस्तुती स्पष्ट केलेली उघड उघड केलेली स्तुती आहे असं कसं होईल त्यात एकच तात्पर्य परमात्म भिन्न जर पदार्थ नसेल फक्त हे देवाच्याच बाबतीत लागू पडत दुसऱ्याच्या बाबतीत ही गोष्ट लागू पडत नाही कारण प्रत्येक पद हे काही त्या त्या लोकावर त्याच नाव त्याच्यावर अध्यस्त नाही देवाचीच एक गोष्ट आहे की देवाचं नाव नवे नवे यवत जगात असलेले जेवढे म्हणून वाघसृष्टी असेल ती सगळीच्या सगळी वाकसृष्टी ही त्या देवावर आख्या सगळ्यांची मूळ प्रकृती म्हणजे सर्व वर्ण प्रकृती अशा स्वरूपाचं असलेलं जे प्रणव हो ते देवाच ना ते ही त्याच्यावर आख्या जगात सगळी वाकसृष्टी जर प्रणवापासून निर्माण झालेली आहे मागे एकदा आपल्याला ही गोष्ट मी सांगितली आहे की नामविस्तार व नामी विस्तार म्हणजेच प्रमाण नामप्रपंच आणि वस्तुप्रपंच तर नामप्रपंच आणि वस्तू प्रपंच यांचा असीम विस्तार म्हणजे सृष्टी दोन गोष्टी सगळी सृष्टी संपली एक नामविस्तार आहे आणि एक वस्तुविस्तार या दोन विस्तारांचा असीम भाव म्हणजे हे जगत अफाट पसारा हे विश्व तर वस्तुप्रपंच हा नामप्रपंचामध्ये अंतर्भूत होतो सगळा नाव प्रपंच प्रणवामध्ये अंतर्भूत होतो आणि ते प्रणवत अधिष्ठान ब्रह्मरूप असल्याकारणाने कोणी कितीही निंदा केली कि तर यापैकी शब्द घेणार ना कोणतीही निंदा असली तरी ती शब्दमय वाङ्मय असल्या कारणाने हे प्रणव स्वरूप आहे बावन्न वर्णा पर्वता कवण मंत्रू आहे पंडूसुदा कोणता मंत्र असा सांगा आता आम्ही तुम्हाला उलट विचारतो कोणती निंदा अशी सांगा जी या बावन्न वर्णाच्या बाहेर आहे महाराजांनी मंत्राविषयी लिहिले तीच गोष्ट आपण आता निंदेविषयी लिहूया बावन वर्णा करतुकी आहे की जी या बावन्न वर्णाच्या बाहेर आहे एकही निंदा अशी एक असू शकत नाही म्हणून ज्या शब्दाच्या द्वारे तुम्ही निंदा करणार ते शब्द जर ब्रह्मस्वरूप आहेत तर निंदा आता मी ब्रह्मस्वरूप आहे असं म्हटलं तर काय बिघडलं म्हणून संपूर्ण निंदा ही ब्रह्मस्वरूप असल्या कारणाने निदा निंदा नसून ब्रह्मरूपतेने ही त्याची एक प्रकारे स्तुतीच आहे एका प्रकारे केलेली त्याची स्तुती पण या दृष्टीने म्हणून दादाने निधाना असले या बाजूने पाहिले असताव त्या बाजूने त्या बाजूने म्हणजे काय हे त्याचा अर्थाचा लिहिल्या बाजूने या शब्दाचा खुलासा करताना दादाने असा खुलासा केलेला दिले म्हणून ही संपूर्ण केलेली निंदा ही त्या देवाची स्तुती होते लोक म्हणतात संतांच्या घराची उलटी खून काय होती ही आहे उलटी कोण कोणतीही की जिथे उपनिषदा ऐश्वर्य हे त्याची सहज स्थिती ही त्याची सहज समाधी अशी आहे की त्या समाधीची स्तुती निंदा होते आणि त्याची निंदा ही त्याची स्तुती होते या अगदी गमत तुम्हाला सांग असं दादा गुरुजी तात्या म्हणत की ज्ञानी पुरुषाला इस्टेट असते का असते त्याला मुलं बाळ असतात का असतात त्यात काय बोल त्याच्या जो आणखी काय असतं ते म्हणजे त्याच्या जो अजून पाप असत त्याच्या जो अजून गुन्हे असतात त्याच्याजवळ जशी इस्टेट असते त्याच्याबरोबर हे पण असत त्याच्याबरोबर त्याच्या चित्तात एक बोल तो तेथीचा सर्वथा नो नवल देखील म्हणजे का त्याची विभागणी अन्य कोणत्या रूपाने होत असेल ती निराळी गोष्ट आहे साधूची निंदा करतो त्याच ते पाप जेवढा येत होत तो घेऊन टाक जो त्याची स्तुती करतो तो ते सगळे पुण्य घेऊन टाक म्हणजे आता पाप पुण्य आता काय राहिले स्टील जो त्याच्या पोटी जन्माला येतो तर तो स्टील घेऊन जातो जो शिष्य म्हणून त्याला शरण जातो तो त्याच्या बोधात आली ज्ञानी पुरुषाज काही राहत नाही इक राहत नाही बोध राहत नाही पाप राहत नाही पुण्य राहत नाही असं काय तो ब्रम्हूप आहे ना ब्रह्माच्या ठिकाणी राहणार का म्हणून त्याच्या ठिकाणी काही राहत हा हा एक त्यातला मोठा गमतीदार चिंतने पाप पुण्य इष्टेक आणि बोध आणि त्याचे सगळे अधिकारी वेगवेगळे ते सगळे घेतात ज्ञानीपुरुष जेव्हा जातो तेव्हा जातो काही त्याच मागे शिल्लक राहत नाही वासना निमाली समूळ ज्याची अशा कुठेही त्याची वासना बोलत नाही काही त्याच मागे शिल्लक राहत नाही शिल्लकच राहायचं असलं तर शिवोची बस एकटा शिवच उर्वरित राहतो अशी त्या ज्ञानीपुरुषाची स्थिती असल्या असं नाही बरं का की निंदा केली आणि स्तुती केली कि ते समान समजावं हे समान समजायची बाजू नाही आहे हे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हे वर्णन नाही राहणार हे वर्णन आता अधिष्ठानाच्या नजरेने हे वर्णन चाललंय स्वयंप्रकाश परमात्मा शब्दाला अविषय आहे म्हणून कोणत्याही शब्दाद्वारा त्याचा परिचय करून दिला तर ती त्याची निंदा ठरते शब्द संपूर्ण केलेली निंदाने कोणत्या बाजूने त्याला महत्वाचे असतात असं लक्षात ठेवा म्हणजे या ओवीच्या <coughs> लक्षात येईल म्हणून त्याची स्तुती स्तुती ठरत नाही ती त्याची निंदा ठरते त्याची निंदा निंदा ठरत नाही ती त्याची स्तुती ठरते स्वरूपा त्या ठिकाणी ना निंदा आहे ना स्तुती आहे कारण शब्दमय हा सगळा प्रपंच असल्या कारणाने शब्दाला अविषय स्वरूपाचा परमात्मा असल्याकारणाने परमात्मा याहून वेगळा आहे ब्रह्म याहून वेगळा आहे आणि ती ब्रह्मस्थिती सदाची नित्य निरंतर अभंग स्वरूपाची प्राप्त होणं त्या ज्ञानी पुरुषाची सहज समाधी आहे बाकीचा विषय आपण उद्या वाटत <प्तुण> कुंडली गोरधारी विठ्ठल श्री विठ्ठल कुंडली गोडधारी विठ्ठल श्री उपनिषदे निंदे उपनिषदा वर्णन एक प्रकार निंदा वर्ग का कारण अस कि उपनिषदा ने जनसाम प्रती आकाराचवाद कर ब्रह्मा की दोन रूप संग त्याचा निषेध करून केलेला निषेध वा त्याचं केलेले वर्णन तर ब्रह्मस्थिती शब्दाला अविषय असल्या कारणाने त्याचं वर्णन करणं हीच त्याची निंदा आहे असा त्या म्हणण्याचा अर्थ आहे नाही तर उपनिषदाने वेदाची निंदा केली हे ऐकायला थोडस विसंगत आहे माऊली म्हणते उपनिषद जरी बोलली असली तरी सुद्धा ती, ती एक प्रकारची त्या देवाची त्या ब्रह्मस्थितीची निंदा का त्याच कारण ती स्थिती अविशयम एक किंवा एका ठिकाणी असं महाराजांनी म्हटलेलं आहे की परमेश्वर हा सत्सामान्य निर्विशेष स्वरूपाचा असल्या कारणाने अज्ञेय अवाच्य स्वरूपाचा आहे त्याच्या ठिकाणी वाच्यतावछेदक धर्म नाही किंवा धर्मांचा तिथे त्रैकालिक अत्यंत असल्याकारणाने तो कोणत्याही प्रमाणाला कोणत्याही वाणीला विषय होत नाही असा अवाच्य अज्ञेय स्वरूपाचा असला परमात्मा त्या परमेश्वराचं श्रुती वर्णन करते तरी कसं हो मग इतका वाढ विस्ताराने एकंदर प्रकार जो झाला हा केला कसा त्याचं उत्तर आहे निर्विशेष स्वरूप वर्णन करता नहीं बोलू शक नहीं श्रुतिला ज्ञात ही श्रुति मनते न तो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा मे तो आवाच्य है मन वाचा है हि गोष्ट श्रुतिला श्रुति जेव्हा वर्णन करायला प्रवृत्त होते त्यावेळी ज्ञानेश्वर माउली म्हणते उपाधीचा घेऊन ओथंबा श्रुती उभविती जिभा मग नामरूपाचा परमेश्वराच्या ठिकाणी उपाधी स्वीकारून मग श्रुती नामरूपाधिकांचा वाढ विस्तार करते याचा अर्थच असा कि ते वर्णन वास्तव स्वरूपाचं नाही ते वर्णन उपाधीचा अंगीकार करून केलेला आहे म्हणजे श्रुती ही निंदाच करते कमतर निंदा या शब्दाचा अर्थ आहे गुणेशू दोष दर्शन गुणाच्या ठिकाणी दोष दर्शन इथे गुणही नाही वस्तुस्थितीने निर्गुण असला परमात्मा अत्यंत निर्विशेष असलेला परमात्मा आवाजच्या असलेल्या एवढा त्यातला उणेपणा यापेक्षा उणेपणा तिथे काही नाही आणि जर निंदा केली तर ती निंदा निंदा नसून ती स्तुती आहे असाही अर्थ सांगतात कारण सर्व शब्द हे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अभ्यास्त असल्या सर्व शब्द निंदारूप असले तरी त्या अधिष्ठान रूप असल्यामुळे अधिष्ठान आहे म्हणाले काय कि माझी सर्वत्र व्याप्ती आहे आणि ती <coughs> व्याप्ती सांग सा सांगते वेळी विभूतीयोगामध्ये रुद्रानाम शंकरच्या आत्मी सर्वज्ञ भगवान हा रुद्रामध्ये माझी विभूती आहे पांडवाना धनंजया किंवा स्त्री शक्तीमध्ये कीर्ती श्रीर वाक्यम स्मृतिमेधा धृती क्षमा अशी प्रत्येकामध्ये यादी दिली त्या बरोबरच वाईट जगामध्ये पदार्थ आहेत त्यामध्ये देवा तुझी व्याप्ती आहे का नाही तर माझी त्यातही आहे ज्योतम छलयताम असेजस तेजस्विना महम असं भगवान त्यातही बाबती त्याही बाबतीत बोलले म्हणजे ज्यूतांमध्येही माझी व्याप्ती आहे द्यूत माझी विभूती आहे असं भगवान म्हणतात त्याचा अर्थ असा की आपण उद्यापासून भगवत विभूती म्हणून द्यूत खेळायला सुरुवात करायची असा सांगण्यात प्रश्न आहे सर्वत्र तुमची व्याप्ती आहे त्यात वाईटच तुमची व्याप्ती आहे का नाही उत्तर आहे ही गोष्ट जशी आपण लक्षात घ्यावी अगदी त्याच पद्धतीने स्तुतीरूप शब्दामध्ये जर तुमची व्याप्ती असेल ते शब्द जर ब्रह्मरूप असतील तर निंदारूप शब्दात तुमची व्याप्ती आहे का नाही ते, तो हो ते ही शब्द तुमच्यावर अध्यक्षा शब्दच असल्या कारणाने ते मदरूपच आहेत माझ्याहून ते भिन्न असूच शकत नाहीत हा त्या म्हणण्याचा अर्थ असल्याकारणाने निंदा आणि स्तुती या दोन्ही मध्ये माझी व्याप्ती आहे हाच त्या सांगण्यात तात्पर्य असं जर आपण चिंतन केलं तर निंदा ही स्तुती रूप आहे याही म्हणण्याचा उलगडा होईल ते, ते पण हा त्याच पण वर्णन केलंय काही मंडळीनेंदा शब्दाच्याऐवजी निंद म्हणजे निद म्हणजे निद्रा असा अर्थ केलाय कारण निद्रा म्हणजे न बोलणं म्हणून धारण करणं असं नाहीये हे बरोबर असं करायचं काही कारण हे वाय त्याला जर सर्व स्वरूप बनवायचंय तर निंदेतेही त्याची व्याप्ती आहे असं ठरलंच पाहिजे बऱ्याच व्याप्ती आहे वाईटात व्याप्ती आहे <coughs> सगळ्यामध्ये ज्ञेम यत्त प्रवशामी येतवा मृतमश्णुते अनादिमत परमब्रम्ह नस त्यांना सदुच्चते किंवा सदसम अर्जुन दोन्ही जुळलं पाहिजे ना <coughs> सदसच्च्या अहम अर्जुन हे पण जुळलं पाहिजे आणि नसत त्यांना हे पण जुळलं पाहिजे याला अध्यारोप अपवादाची प्रक्रिया ज्याला ज्ञात आहे त्याला याच्यामध्ये कधीही संदेह घेण्याचं कारण नाही आणि ज्यांना हे प्रक्रिया ज्ञात नाही अशाच लोकांच्या मनात अशी शंका निर्माण होते म्हणून सदसत हे पण बरोबर आहे वरपंग पाहता किती उत्कृष्ट लिहिले ते महाराज म्हणतात निंदा निंदा जी आहे वास्तविक निंदा किंवा स्तुती याचं परिवसान जर बघितलं सरते शेवटी तर कुठे जात हे मनो मौनाकडे मौना जात म्हणजे काय स्वरूपस्थितीकडे काही न बोलला तरी ते मौनाच्या ठिकाणी मौनच आहे म्हणजे का तरी काय स्वरूप स्थिती ही सदाची सिद्ध आहे स्वरूप स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा आणि बदल होत नाही या म्हणण्यात अर्थ असा आहे हा झाला त्याचा शब्दशहा आणि एक उत्तान अर्थ ज्याला म्हणता येईल तो पण अंतरंगामध्ये असं दिसून येतं की स्वरद्रुप असलेलं जे दृंग्र चैतन्य ती विधी आणि निषेध ग्राह्य आणि त्याज्य याहून विवर्जित असल्या कारणाने या दोन्ही गोष्टी तिथे संभवत नाहीत तिथे ना निंदा संभवते ना स्तुती संभवते्राह्य आहे निंदा त्याज्य आहे पण चिन्मात्र स्वरूप आहे तर तिथे ग्राह्य आणि त्याज्य म्हणायचं काय कारण या दोन्ही भावून तो विवर्जित असल्या हा जो विद्वान पुरुष आहे हा विद्वान पुरुष जे काही बोलत असेल तो ती ते चिंतन आहे कारण विधिनिषेध हे जे आपण म्हणतो या विधिनिषेधाचं जरी त्याने चिंतन केलं कदाचित मौन स्वरूप आहे किंवा चिंतना वाचून मौन आहे हे हो सहजच आहे असं असल्या कारणाने त्याचं जे मौन आहे हे मौन स्वरूपभूत मौन आहे मौनाचं म्हणजे वाणीनं न बोलणं हे मौन नाही मानसिक मौन हे मौन नाही मौन म्हणजे स्वरूप स्थिती जिथे बोलणं सदाच संपलं हे खरं मौन आहे आतापर्यंत आपल्याला मी असं सांगितलं की वाणीचं मौन हे मौन नसून मानसिक मौन हे मौन आहे किंवा मानसिक तपामध्ये मौनाची यादी आहे मनस प्रसाद सौम्यसम मौनम आत्मविनिग्रहा म्हणून हे मानस तपामध्ये घातलेलं असल्या कारणाने वाणीच तप म्हणून हा मननशील पुरुषाचा मननामध्ये मन पूर्ण मग्न झाला असल्या कारणाने बाह्य वाणी जर कोणतीच झाली ती जर आपल्या क्रियेमध्ये प्रवृत्त झाली नाही वाणीचा क्रिया जर बंद झाला तर ते अगतिक म्हणून मौन मान्य पण केवळ वाणीनं न बोलणं एवढंच मौनाचं लक्षण नाहीये आता मनानं न, न बोलणं हे सुद्धा मानस मौन नाही स्वरूप स्थिती हे खरं मौन आहे ब्रह्मस्थित खल मौम का स्वरूपूत हे तो ज्ञानी पुरुष अनुभवित असतो निंदा आणि स्तुती या दोन्ही वेळी असं का त्याचं कारण ब्रह्माचं वर्णन करते वेळी ज्ञाने महाराजांनी अर्थात श्री गुरुंचं वर्णन करताना त्यांच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन करताना ब्रह्मस्थितीचं वर्णन करताना महाराजांनी म्हटलंय मौन का तुझे राची नाव आता स्तोत्री के बांधव हाव मौन हे जर तुझं जन्म नाव आहे तर मी स्तोत्र करण्याची इच्छा का बरी करू तुझ्याविषयीची तर आता मी तुझ्याविषयी देवा स्तोत्राची हाव इच्छा करू शकत नाही स्तुती स्तोत्र मी तुझ्याविषयी आता गाऊ शकत नाही सत्यची तुझं लागेल उपमा देता येत नाही स्वर्णताम असं म्हटलेलं आहे म्हणजे त्यालाही ते उपमेला पूर्तता देता येत नाही म्हणून मौना वाचू नी लेणी अंगी सोसी ना मा देवा तुझा स्वभाव असायला तुला अलंकारच लिवायचा असेल तर तेच लेणं तू लिवतोच की जे लेणं मौनाच आहे मौनाविना कोणतंही लेणं तू आपल्या अंगावर घालायला तयार होत नाही कोणताही अलंकार तुला शोधत नाही तू इच्छा करीत नाही घालीत नाही असं असल्या आता मी मौन धारण करणं हेच तुझं खरं लेणं आहे हे तुझं खरं तुझ खर वर्णन आहे इतकंच नव्हे तू काही न बोलणे पूजा काही न करणे माणसांची प्रवृत्ती काय टोपी मुद्रा माळ बहिरंग वेश ज्याचा आहे अंदर की बात राम जाणे तर रामाचा भाऊ लक्ष्मण घेणे आपल्याला काही माहित नाही पण बहिरंग वेश हे काही चांगला असला की माणसं म्हणतात वा वा खरा साधवा आहे ज्ञानेश्वर महाराज सांगता जो बोध संपन्न आहे खरा जो ज्ञानी पुरुष आहे त्या ज्ञानीपुरुषाचं जर आपण चिंतन करू लागलो तर त्याने देवाची काही स्तुती करणं ही खरी त्याची स्तुती आहे त्याने काही न करणं ही त्याची पूजा आहे कारण सदा राहतो त्याचं वैभव आहे हे त्याचं मुख्य वर्म आहे मूळ स्वरूप स्थितीमध्ये जो सदा राहतो त्याने स्तुती केली काय आणि न केली काय दोन्ही समा असल्या कारणाने त्या स्थितीला जायला पाहिजे एवढी गोष्ट ध्यानात ठेवायची माझं कारण वर्पंग वेशावर माणसा हे चिंतन करीत असतात त्या काशीमध्ये एक सभा होती आणि त्या सभेमध्ये आपल्या पंडित राज राजेश्वर शास्त्र्यांना आणि मुख्य वक्ता म्हणून बोलावलं सभा मोठी होती ते राज्यपाल वगैरे हो सगळे लोक तिथे बसले होते पंडित राजांना थोडासा वेळ झाला तर सभाशी ही होती आज काही जात येई नका हे तर मुख्य वक्ते होते, थे, थे होते। ले ले यून यून ते सभा येथे तर लोक सगळे येऊन बसले होते तेव्हा त्या अधिकाऱ्याचं लक्ष केलं की पंडित राज आलेले आहेत म्हणून कोणाला असं वाटलं नाही की हे काही विशेष आहे काय साध्या वेशात काय वाटायचं कारण मग त्यांना येऊन बोलवून घेऊन जावं लागलं त्याला महत्व समजतो ते ओळखू शकतो ओळखू शकत नाही माणसाला असं वाटत की काहीतरी असलं विशेष म्हणजे विशेष आहे पण हे बोधाचं जे वैशिष्ट्य आहे समजण्यासाठी मुक्षाची नजर यावी लागते सहजी मनुष्याला हे वैभव समजत नाही असा त्याचा मुख्य अर्थ आहे कारण असा आहे की ज्ञानी पुरुषाचं जे वैभव आहे ते स्तुती काही न करणे न बोलणं हे त्याची स्तुती आहे बहुने न बोलणे काही ते स्तुती पूजा काही न करणे काही न करणे ही पूजा आपली माळ हे एवढी मोठी टपोरी माळ जग घरात जग दारात जग मोटारी जग जाऊ तिथे जग पोथित जग कुठेही बसले की आपला जॉब चालू आहे गोमुखी आपल्या हातात आहेत काय लोकांना वाटतं काय धार्मिक माणूस आहे सारखा जोब चालू असतो कुठेही जा पोथीत सुद्धा जोब चालू असतो तर काय अग्नवैशिष्ठाला खरं सांगायचं म्हणजे पोथीत जॉब चालतो तुझी हो तू पोथीमध्ये आलाय तर मग जॉब करायचं काय करण आहे आणि जॉबच करायचं होतं तर मग कशाला पाहिजे होती पोलिस जॉब करायला पाहिजे होता कित्येक लोक मेसेज पाहिलेले आहेत गुरुजींच्या प्रवचना सुद्धा की गोमुखी घेऊन बसायच्या अरे गोमुखी घेऊन बसायला एकांतच बसायला चांगली होती दादा इथे येऊन तत्वचिंतन काय चाललेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं सोडून हे काय तू चालवलंय पण माणसाला वाटतं नाही हे विशेष आहे ज्ञानी पुरुष हे आपलं करीत नाना महाराज असे निवांत बसले होते लोक म्हणायचे अहो नाना म्हणले जग जास्त जास्त काही करायचं असे निवांत काय बसलाय ते म्हणले अरे माझी अंतरात एवढी टपोरी माळ आहे तुला दिसत नाही म्हणायची ते कारणाची माझी एवढी मोठी टपोरी माळाय कि तू तुला दिसत नाही ज्ञान देवा मौन जप माळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा माझं जे जे चिंतन चाललंय माझा जो जग चाललाय तो मौन आहे पण अंतरामध्ये माझं हे सगळं जपात रूप असल्या कारणाने तुला हे कळणार कस उलट ज्ञानी पुरुषाच हे मौन रूप असलेलं जे जपाचं स्वरूप आहे मौनानं केलेलं त्या भगवंताच जे वर्णन आहे मौनाच्या मिठीवाणी मौनाला मिठी देऊन जे वर्णन केले त्या भगवंताचं आहे ते जेवढं देवाला आवडतं तेवढं आम्ही आरडाओरडा करून केलेलं वर्णन देवाला आवडत नाही आमचा आरडाओरडा भयंकर चाललेला असतो अगदी लाऊड स्पीकर लावून घ्या एवढं सवळ करून सुद्धा देवाला किती आवडत असेल ही गोष्ट निराळ आहे परवा आपल्याला मी सांगितलं की आपण सेवा करतो भक्ती करतो पण ती जर देवाला आवडली नाही तर त्या भक्तीचं महत्व नाही देवाला आवडणारी भक्ती असावी लागते आपल्याला आवडते ते आपण करतो ही महत्वाची गोष्ट आहे माणूस स्वभावत उत्सव प्रिय असल्या कारणाने सता करण लावडस्पीकर लावणं माळा मुद्रा लावणं बरं वाटत असं माझं म्हणणं नाही पण याच्या अंतरात जर प्रेम नसेल तर, तर ही वरपंग क्रिया केवळ विठंबन आहे वरपंग क्रिया म्हणजे नुसता दंभाय मिथ्या चारस उच्च दे असं भगवंत स्वतः म्हणतात असा असल्याकारणाने मौनाची या मिठी वाजी असा एक किंवा निंदा आणि स्तुती याचं पर्यवसान मौनाकडे होत हे जसं वर्णन केले तसं ज्ञानीपुरुषाच्या आणि जीवनाचं वर्णन करते संतुष्ट नीत असं भगवंतही म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनीही एका ठिकाणी याचं वर्णन करत असं म्हटलेलं आहे जो निंदे ते निघे स्तुती न न लगे लेपूज आहे कोणी केली चांगली गोष्टी केली तर स्तुती ने घे गे। स्तुती घेत नाही म्हणजे काय करतो त्याला जाऊन कुणा भांडतो का काय स्तुती घेत नाही या शब्दाचा अर्थ स्तुती करणारा करीत असतो स्तुती आपल्याला देत असतो पण घेणं न घेणं आपलं स्वातंत्र्य माणूस शिवाय देतो मग आपण घ्यायच्या नाही त्याने दिल्या म्हणून काय झालं आपण घेतो म्हणून आपल्याला लागतात आपण जर घेतल्या नाही तर आपल्याला लागायचं काही कारण नाही पण ही वेगळी तयारी आहे आपलं नुसतं बोलून चालणार नाही दुसऱ्याला जर एखादा माणूस बोलत असला तरी आपल्याला वाटत नाही मलाच बोलतो का टाकणं शॉप आहे माणसाचा स्वभाव अतिविक्षिप्त असल्या कारणाने घडतं बघा दुसरं काही नाही हे विक्षिप्त मनाचं लक्ष काही माणसं विक्षिप्त असतात मी त्यांना बोलता येत नाही मी काही समजूनही घेत नाही विपरीत समजून घ्यायचं आणि विपरीत बोलायचं याद आमले म्हणायच याद आमल्या अरे वाद दा, आमले म्हणण्यास काय बिघडते पण नाही हो स्वभाव माणसाचं असं सा विक्षिप्त असं सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की स्तुती करणारा स्तुती करीत असला तरी हा पुरुष नेहे या शब्दाचा अर्थ मनापासून स्वीकार करीत नाही दुसरी गोष्ट आपल्याला कोणी स्तुती केली कि होय गगना एवढा महाराजांनी लिहिलेलं उंचावून जातो एकदम स्तुती केली की के मनुष्य भारावून जातो स्तुती केली तर माणसाने एवढं भारावून जाण्यासारखं काही उलट लक्षात ठेवलं पाहिजे की स्तुती करणारा स्तुती लाभ करीत असेल पण या स्तुती जोगा मी आहे का या स्तुती केल्यासारखी वास्तुस्थिती आहे का एखाद्याची साठी शांत पंचाहत्तरी म्हणजे अमृत महोत्सव त्याला म्हणे ठीक आहे काही म्हणा तुम्ही असं म्हणजे त्या प्रसंगी त्या माणसाचं वर्णन करणाऱ्या मी अनेक प्रसंग असे पाहिलेले आहेत अनेक प्रसंगात मी पण आहे त्याच्यात पाहिलेल्या म्हणण्यापेक्षा अध्यक्ष उपाध्यक्ष सत्तार मुख्य पाहुणा प्रमुख पाहुणा काहीतरी म्हणून मी आहे मला अनुभव आहे की माणसं अशा प्रसंगी आठवून आठवून त्याचं काहीतरी चांगलं सांगतात हे चाग आठन आठ चागल सामगण च वैभव हा भाग दुसरा पण आठवून आठवून चांगला सांगणं हा जो भाग आहे हा नव्हे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानीपुरुषाचं वर्णन केले महाराज म्हणतात स्तुती नवे भाग्यात असतो मी स्तुती करतो असं वस्तुस्थिती अशी हे जसं असावं आता आम्ही पंडित राजांचं वर्णन केलं किंवा गुरुजींचं आपल्या वर्णन केलं वर्णन करण्यात तात्पर्य नाही स्तुतीचं तात्पर्य वस्तुस्थिती तसे ते थोर आहे आमच्या म्हणण्यामुळे मोठेपणे असतला भाग नव्हे हे वर्णन आम्ही उलट आमच्या काही पवित्रत्व लाभावं म्हणून आम्ही वर्णन करतो हा त्यातला मूळ भाग आहे असं सांगण्याचं तात्पर्य स्तुती नष्ट लागेल स्तुतीने तो उंचावून जात नाही भारावून जात नाही <coughs> माणसाला थोडी केली की के माणूस आपली ताट इतका चढून जातो की बोलायची सोय नाही अरे केली विषयी पामराने या कष्टी देह तादात्म्य भ्रांती नियुक्त लोकांनी स्तुती तुझी केली त्यावर एवढं चढून जाण्याचं काय कारण आहे हा दोन पुरुषांनी जर आपली स्तुती केली त्याने जर चांगलं म्हटलं तर ते चांगलंय का चांगलं ते खोटं बोलत नाही साधू पुरुषांना जर सांगितलं हा माणूस चांगला आहे तर त्याविषयी माणसानं अवश्य स्वाभिमान धारण करावा त्यातही ही का असावी आणि सोजवळ स्वाभिमान असा धारण करण्यामध्ये साधू पुरुष कोणालाही अकारण तो चांगला आहे असं म्हणत तो चांगल्याला चांगला म्हणेल योग्य त्याची ती स्तुती तो करेल चुकलं तर चुकलं म्हणून सांगेल म्हणून त्या पुरुषाच्या वृनाला जे महत्व आहे ते इतरांच्या स्तुतीला नाही आहे आणि प्राया हे विषयी आठवून आठवून स्तुती करीत असतात त्याची स्तुती आवश्यक म्हणजे मग तुम्हाला निंदेच दुःख होणार नाही होईल निंदा ते चुकणार नाही कारण त्याने स्तुती केल्या तर तो करी निंदा करीतच निंदा केल्याशिवाय त्याला समाधान वाटत नाही काही लोक निंदा करण्यामध्ये रात्र रात्र दिवस दिवस घालवतात मी त्याने विचारलो कुम्ही रात्र दिवस लोकांच्या निंदा करण्यामध्ये मग असतात काय तुम्हाला त्याच्यापासून मिळतं महाराज म्हणजे तुम्ही निंदेमध्ये येऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल म्हणतो एक विलक्षण आनंद आहे म्हणतो निंदा करण्यामध्ये लोकांना विलक्षण आनंद प्राप्त होतो अजून तुम्हाला विषयोग भोगाचं सामर्थ्य नाही असली माणसं चर्चेमध्ये अधिक मग होतात त्यासाठी सामर्थ्यहीन माणसं त्याच्यामध्ये अधिक असतात तो मनुष्य नीट व्यवहारात आहे मग नाही आपापली काम नंदी करण्यामध्ये चाललेला आहे त्याला या चर्चेमध्ये विशेष वाटत नाही तो करतो चर्चा काय करताय चर्चा काय करताय जसं म्हणावं कशातला हा भाग आहे असं सारांश स्तुती नष्ट लागेल त्याने तो चढून जात नाही त्याने तो उंचावून जात नाही का आकाशा नलगेली पूजेचा महाराज म्हणतात बऱ्या वाईट आता जगामध्ये बरे वाईट कितीतरी पदार्थ आहेत सर्वत्र त्या आकाशाची व्याप्ती आहे पण बऱ्या वाईट पदार्थामध्ये समव्याप्त असूनही आकाशाला ज्या लेप लागत नाही अगदी त्याच पद्धतीने हा ज्ञानीपुरुष सर्वत्र आत्मभावाने होतप्रोत व्याप्त आहे पण त्याला बऱ्याच वाईटाचा नामस्तुतीचा वांदेचा अजिबात लेप लागत नाही अशी त्या ज्ञानीपुरुषाची स्थिती स्थिती असते ही वस्तुस्थिती असत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ज्ञानीपुरुषाचं वर्णन केलं आणखी निंदे आणि स्तुती मानू करून एके पाचारी प्राणवृत्ती जनीवनी ज्ञानीपुरुषाचा सहजाचार कसा असतो त्याची सहज समाधी कशा स्वरूपाची असते त्याचं वर्णन करतात निंदे आणि अगदी तद्वत त्याप्रमाणे त्या ज्ञानीपुरुषाच्या मनावर निंदा आणि स्तुती निंदा ही प्रतिकूल आहे स्तुती ही अनुकूल आहे निंदा ही दुःख साधन आहे स्तुती ही सुख साधन आहे असं जर कसलं त्याच्या कानावर त्या तोंडावर जाऊन त्याची कुणी त्याची स्तुती केली त्याच्या तोंडावर जाऊन त्याची कुणी जर निंदा केली असं घडत आणि तोंडावर निंदा करणारा माणूस एका परीनं बरा पण पश्चात निंदा करणारे लोक फार वाईट समोर येऊन युद्ध करणारा माणूस परवडला पण पाठीत खंजीर फुपसणारे लोक परवडत नाही हे पंचमस्तंभी हे फार वाईट भारतातले समाजवादी हे इतके वाईट आहेत ते विचारू कस काय हे यांच्या डोक्यात निर्माण झाले ते देवाला ठोकीत तो कम्युनिस्ट परवडला पुणे समाजवादी परवडतात तेव्हा आपल्याला ताप देतील त्याचा नेम आहे सारुकूलता आणि प्रतिकूलता निंदा आणि स्तुती अगदी तोंडावर ज्ञानेश्वर महाराजांनी तसं लिहिले की असं विचित्र बोलणं अशी विचित्र निंदा अशा शेलक्या शिवाय जे ऐकला असताना कुमारालाही क्रोध निर्माण होईल पण तेही श्रवण करून तो काही त्याच्याविषयी प्रतिकार करीत इतकी अनुकूल इतकी प्रतिकूल अशी स्तुती घडली असताना महाराज म्हणतात मुखदैन्य विकास हा त्याच्या ठिकाणी तुम्हाला दिसणार निंदा ऐकून अत्यंत दैन्य स्तुती ऐकून अत्यंत विकास ही गोष्ट त्या स्थानी पुरुषाच्या ठिकाणी दिसत नाही अर्थात त्या निंदेच्या आणि स्तुतीचे जे त्याच्या शरीरावर मुखावर मनावर जे परिणाम व्हायला हवेत ते परिणाम अजिबात त्याच्या ठिकाणी घडत नाहीत याचं नाव आहे निंदा आणि स्तुती या दोन्हीला एकाच पंक्तीला बसवून एकाच पंक्तीला बसण्याचा मान देऊन सन्मानित म्हणतो तो निंदा आणि स्तुती काही आमंत्रित नाही त्यांना काही आमंत्रण पत्रिका गेलेली नाही पण आपण होऊन आलेल्या प्रसंगाने मनामध्ये ही संचार करीत फिरत असतो कसा फिरत असतो त्याचं वर्णन करताना महाराजांनी दृष्टांनी दिले प्राणवृत्ती प्राणवृत्तीने तो विचार विचारत असतो म्हणजे काय प्राण हा म्हणजे वायू हा सहज फिरत असतो वायु तो तो तो थे तो थे तो वायू इकडून तिकडे पळाला आणि तिकडून इकडे पळाला त्याला विचारलं काय इकडे तिकडे जाणार तुमचं हेतू या बाजूने वाहतो या बाजूने वाहतो निर्हतुक जसा वायू वाहत असतो त्याप्रमाणे निर्हतुक ज्याचा संचार आहे त्याला म्हणायचा विचारी प्राण वृत्ती झनीवनी किंवा प्राण वाहतोष आताही वाहतो बाहेर आहे अंतर्बाह्य रूपाने आहे हा बाहेरचा वारा आपण जर बघू लागलो हा वारा फिरतो त्याला विचारलो बाबा तू फिरतोस तुला आम्हाला असं विचारा येतात किती पदार्थ घेतोच रे संग्रह किती गोष्टींचा करतो संग्रह करीत मी त्या बाजूने जातो त्या बाजूने बाहेर पडतो वनामध्ये जातो झाडांना हा लावतो काही फळ खाली पडतात तो निघून जातो पुढे त्याला विचारलं यापैकी किती फळांना तो हात लावतो तो म्हणतो एकाही फळाला मी हात लागतील म्हणजे परिग्रह न करता इकडो तिकडे जाणं एवढंच त्याच काम आहे परिग्रह विवर्जित असणं हे जसं आहे अगदी त्या पद्धतीने एकटाच प्राण धर्माने सर्वत्र संचार करीत असतो हा त्याचा एकटा असतो परिग्रह त्याच्या मागेने जसा वायू एकटा आहे संग्रह करीत असण संग्रहाचा लेख नसणं परिग्रहित संग्रह विवर्जित जसा प्राण इकडून तिकडे निघून जातो अरण्याच्या दुसऱ्या जा बाजूने निघून जायचं कारण अरण्याला दरवाजा नाही जंगल कोकवाजा नाही नक्कल को जैसे अक्कल नाही होती उशी तर ते जंगल को दरवाजा नाही होता आजार अर्थ आहे जातो या बाजूने येतो त्याच्या विरुद्ध बाजून कुठून जातो आणि प्राण हा नेहमी बरं काटकोणात वाहतो बरं का तुम्ही लक्षात ठेवायचं जरी घरात दारात कुठे घुटमळण्यास दिसला तरी नेहमी वारा काटकोणात म्हणून आताचे इंजिनियर स्वच्छ सांगतात की या बाजूची खिडकी ज्या मनाने ठेवली असते ना त्या मनाने समोरची ठेवा म्हणजे इकडं आलेला वारा बरोबर घरात फिरणार म्हणजे काटकोणात चालणं ना, नाकाच्या नीट चालणं हे पण त्याच्या सूचित केले विचारे प्राणवृत्ती प्राणवृत्ती शब्दाचा अर्थ एवढा आहे की तो निरहितुक संचार करतो तो संचार करतो तो परिग्रह विवर्जित असतो संचार करतो तो त्याचा फेट असतो तुमचा थेट असत नाही आणि वेळे फार आपल्या संचाराला तसं नाही संचार हा कारणाने कुठल्याही याच्यामध्ये तो गुंतत नाही म्हणून सर्वत्र प्राणधर्माणधर्म हा जसा सर्वांच्या ठिकाणी त्याच पद्धतीने समान धर्माने सर्वत्र एक तो विचारत असतो हाही त्या म्हणण्याचा अर्थ एकमे एका धर्माने तो नांदत असतो हाही त्या अर्थ आहे म्हणजे तो प्रसंगाने बोल तरी त्याची जी मौन मुद्रा आहे मौन मुद्रेची जी समाधी आहे ती मौनमुद्रेची समाधी मोडत नाही म्हणून निंदा आणि स्तुती याच दोन्हीच ही परिवर्स त्याच्या दृष्टीने आणि मौनाकडे घडत असल्या कारणाने तो ज्ञानीपुरुष बोलणं होऊन बोलका होत नाही किंवा न बोलून मौन धारण करावं असंही घडत नाही म्हणजे मौन मुद्रा शब्दाचा अर्थ बोलण्याने बोलका झाला व न बोलण्याने मौन धारण केलं असली त्याची के मौन मुद्रा नवी मौन मुद्रा ती की मनाचा बुद्धीचा प्राणाचा कोणाचाही संचार न होता केवळ दृंग्र स्थिती राहणं केवळ ब्रह्मस्थितीने असणं अशा ब्रह्मस्थितीने राहणं ह्याच शब्दाचा अर्थ आहे मौन म्हणून त्याच्या निंदेचा आणि स्तुतीचं शेवटी मौनामध्ये होत हा त्या म्हणण्यात अर्थ आहे किंवा तुमचं आमचं जे बोलणं आणि न बोलणं हे, हे। मौन आणि बोलणं आहे याचा जर विचार केला ते परस्पर सापेक्ष आहे हा निरपेक्ष ब्रह्मस्थितीला पावला असल्याकारणाने अवाज्य ब्रह्मस्थितीला पावला असल्याकारणाने याच जे मौन आहे ते बोलणं आणि न बोलणं याच्या आधीच आहे याच्या आधीच म्हणजे ते आयता आहे याला आयचं मौन किंवा सिद्ध मौन असं म्हणे ज्ञानीपुरुषाचं जे मौन आहे ते सिद्ध मौन आहे आणि ज्ञानीपुरुष जर न बोलला तरी सुद्धा सगळं काही बोलल्यासारखा हे पण ध्यानात ठेवेल बोलून ज्याप्रमाणे मौन आहे त्याप्रमाणे न बोलून त्याने सगळं बोललं हे पण बरोबर जेवढी म्हणून बोलणे आहे तेवढ्या सगळ्यामध्ये ह्याची जर समज व्यक्ती आहे तर न बोलता सुद्धा हा बोललेला आहे बोलून न बोलका आहे आणि न बोलून त्याने सर्व बोललेला आहे आणि या दोन्ही अर्थांचा विचार केला असता व्युत्थान आणि समाधी यांच्यामध्ये जसा आणि भेद राहत नाही याचं लचांड जसं त्याचं संपलेलं असतं त्याप्रमाणे बोलणानी मऊन ह्याचंही लताड त्याच संपलेलं असत त्याच कारण व्यापक सम परिपूर्ण बोधाला तो पावलेला असतो ही गोष्ट विसरायची नाही जी गेला जरी एका ठिकाणी बसलेला दिसला तरी तो सर्वत्र गेलेला आहे आणि सर्वत्र गेल्याचा दिसला तरी तो आपले ठिकाण सोडून गेला निंदा आहे ना स्तुती स्तुती आहे याहून विवर्जित तो असतो असं त्या ज्ञानीपुरुषाचं सहज स्वरूपाचं हे वर्णन आहे किंवा सहज संचाराचं हे वर्णन आहे असं आपण लक्षात ठेवा म्हणजे प्राणधर्माने हा विचारणारा परिग्रह विवर्जित त्याची सहजस्थिती केव्हाच बिघडत नाही हा, हा थे थे की की या म्हणण्याचा सगळ्यात तात्पर्य अर्थ आहे याही पुढे ज्ञानीपुरुषाच्या आणि चालण्याचं वर्णन करतात अहिंसेचं चालणे अहिंसेचे बोलणे अहिंसेचे पाहणे तसं हे आता जीवनमुक्ताचे चालणे जीवनमुक्ताचं चालणं कसं असतं आपला असं आहे तिथी तारीख वार पूर्वीचे लोक खरोखरी अतिशय त्यांच्या यात्रेच वर्णन करावं अशी यात्रा त्यांची असायची आजही पंढरीला जाणाऱ्या या वारकऱ्यांच्या वर्णन करण्याजोगी आहेत यात्रिक आहेत कितीतरी कापडी अशी आहेत की खरोखरी वार वारी करता वारी त्यांची झालेली आहे त्यांचा दुसरा काही हेतू असत नाही आता म्हणजे काय ट्रीप यात्रा कंपनी पिकनिक अबा बाबा अब अब अब अब काही विचारू नका जेवढ्या सगळ्या सु दोन वेळा का मिळणार आहे ना नक्कीच चौकशी करून मग पैसे पण चौकशी पाहिजे सगळी सोय आहे का बघून मग निघायचे तस नाही चालला काय ज्ञानीपुरुषाच्या चालण्याचं वर्णन करता महाराजांनी स्वच्छ शब्द लिहिलाय लिहिण्यामध्ये ज्ञानेश्वर ना महाराज कुठेही भीड ठेवीत नाही माणसं तात्पुरत बोलतात ज्ञानेश्वर महाराज निर्धाराने सांग तास पुढे बोलायचं काय करणार ज्याप्रमाणे शंकराचार्य पूर्वपक्ष जर मांडण्याचा प्रसंग निर्माण झाला तर स्वतःच पूर्वपक्ष निर्माण करतात तो इतका जबरदस्त निर्माण करतात की आपल्याला ऐकलं ना वाटत आता कसं समाधान सांगतायत बघू आता काय यांना सांगता येणार नाही आता काय सांगणार अशी शंका निर्माण केली आहे अद्वैत म्हणता आणि भक्ती म्हणता भक्तीमध्ये द्वैत लागतं ना अद्वैता भक्ती नसते झालं द्वैताच ना अद्वैताचं वाकडं आता काय भक्तीचं सांगणार बघू आता काय सांगणार याला काही सांगता आता प्रश्न स्वत अंका स्वतः निर्माण करता समाज समाधान अगर चुटक सरस लगे देता त्याचं कारण एवढं शंकेचं स्वरूप पर्वतासारखं मांडत असताना सुद्धा ता आचार्यांना त्याच्यामध्ये भीती का वाटत नाही त्याचं कारण सिद्धांताशी ते पूर्ण एकनिष्ठ असल्याकारणाने सिद्धांत रूप ते असल्या कारणाने त्यांना त्याच्याविषयी विशेषता नाही वाटत नाही करायची ते त्या पद्धतीने कुराने आचार्य असे होते शब्द निष्णात होते अर्थनिष्णात होते अर्थरूप पावलेले होते महान योगी पुरुष होते जेवढं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करावं तेवढं वर्णन त्यांचं आहे किंवा त्यांचं वर्णन करावं तेवढं मौलीचं वर्णन आहे असं असल्या कारणाने क्षेत्रात अगदी अनंत पैलू संपन्न असल्या साक्षात शंकर स्वरूप असल्या कार शंकराचार्यम असं असल्या कारणाने त्यांना काय होणं असायचं सर्वज्ञ भगवानच असल्यामुळे त्याचं उत्तर ते देत असत यात काय होणं नाही सार अभिप्राय असायचं ब्रह्मविषयी लिहिताना निर्धास लिहिता तात पडण्याचं काही कारण नाही घालिता आवास आवास हवा शब्दाचा अर्थ आहे वाकडा तिकडा त्याचा खरा तात पडेल तसा वाकडा तिकडा शब्दाचा अर्थ पडेल कसा नाही तेच म्हणे जसा पडेल तसा कसा पडेल कसं जसा पडतो ते सांगेल तुम्हाला तसं परवा सांगितलं की साधूच्या भेटीला किती पुण्य लागतं साधूची भेट होण्याला जेवढं लागतं ना तेवढं पुण्य लागत <.ITA> पुण्य ला किती लागत नाही प्रत्येक पुण्याची गणनाय पण या पुण्याची गणना करता येत नाही पुण्याची गणना कोण करी असं ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या संत सम्राटांना म्हणावं लागलं की नामजन्य पुण्य किती असत भगवत साक्षात साधूच्या भीतीला जेवढं पुण्य लागतं तेवढं पुण्य त्या नामचिंतनामध्ये निर्माण होत हे त्याच नामचिंतनात किती पुण्य निर्माण होत भगवत साक्षात्कार होईल साधूची भेट होईल परमार्थाची साधन जेवढे तेवढे होईल एवढं पुण्य निर्माण होत त्याची गणना करता येईल किंवा साधू भीतीला देवाच्या साक्षात किती पुण्य लागत भेटण्यासाठी जेवढं पुण्य लागत तेवढं हे जसं लक्षात ठेवावं अगदी त्याप्रमाणे आवाचा म्हणजे खरोखरी वाकडा तिकडा पाय टाकतो काय जसा पडेल तसा हा त्याचा ज्ञाने तुकाराम महाराजांनी संपूर्ण अभंग रचना करून इतकी उत्कृष्ट अभंग रचना केली कि वेदाचं जवळ जवळ भाषांतर केलं आणि एवढं सगळं करून शेवटी काय म्हणतात बोलिली उत्तरे वेड वाकड बोलून वेड वाकड बोलल म्हणायचं नाही करू संत केले ते इतके स्पष्ट रूपाने प्रतिज्ञापूर्वक बोलणारे तुकाराम महाराज वेड वाकडं बोलतील काय नाही वेळी वाकूड ह्या शब्दात अर्थ देवा तू मला जसं सुचवलंस तू माझ्या वाणीत बसून जे तू काही बोलला असशील ते मी बोललो आहे जसं बाहेर अभिव्यक्त झालं तसं वेडो वाकड शब्दाचा असं वेड वाकड अर्थ करायचं नाही ठसेंबसे मौली म्हणाले मी जे बोलले ना ते ठसे मी बोलले थसे थोंबसे म्हणजे ओवड झवड मौली ओवड जवळ बोलली आहे रा अरे राह बोल विचारताच नाही कायम स्वरूपाच माऊली बोलते पण बोलताना बोलण्याची पद्धती आहे विनम्र ज्याला म्हणतात विनय ज्याला म्हणतात तू व्यक्त करण्यासाठी मला देवा तू जसं सुचवलं तसं मी बोललो किंवा महाराजांच्या शब्द आधी मुखावाटे अमृत वचने अशा प्रकारचं ते अमृत मधुर स्वरूपाचं ते बोललेले आहेत पण विनय दाखवण्यासाठी जसं बोलावं जसं तू माझ्या मुखावाटे बोलवलं तसं मी बोललो असा त्या वेळी वाकडी शब्दाचा अर्थ आहे तसा इथे अर्थ आहे त्याच जस पडत असेल तीर्थ यात्राय वेढी वाकडी जरी त्याची बावली पडली असली तरी ती त्याची शिवयात्रा होत असते आणि तुमच्या आमच्या सारख्या देह तादात्म्य भ्रांती नियुक्त ता असल्या माणसाने शिवयात्रा केली तरी त्याची ती पावडो मात्र वाकडीच आहे वाकडी तिकडी सुद्धा म्हणायची नाही सरळ वाकडी आहे म्हणा काय त्याच्यामध्ये भेण्याचं कारण नाही अरे देह तादात्म्य भ्रांतीने केलेली शिवयात्रा त्या देवाला किती आवडला आवडला हो किंवा देहसंग हा तू हा प्रतिपदी आत्मघात रे देह संघ तू ठेवल्यास ना पावलं पावले आत्मघात शिवयात्रा काय होते आणि हा ज्ञानी पुरुष देह तादात्म्य भ्रांती विवर्जित झाल्या त्याची पावलं ही शिवयात्रा त्या शिवयात्रेचं स्वरूप आहे तो चाले ती कापडिया माझा तो चालतो तो बोले तो जपू माझा कल्पित तो जपू माझा त्याचं त्याची केलेली कल्पना हे असा आहे इतका थोर महापुरुष आहे की त्याच्या कल्पने देवाशिवाय दुसरी गोष्ट येणार बरं असले जयाचे चोखटे मानसी मी होऊन यासाठी क्षेत्र संन्यासी जया निजे लिहाी वैराग्यता म्हणून या ज्ञानीपुरुषांनी वाकडं तिकडं जरी चालल्याचं दिसलं त्याचा ती शिवयात्राच आहे आणि कौतुक त्यातलं वर्म त्यातलं असं आहे की शिवाला कधी गेला आणि कधी गेला नाही गेला तरी गेला नाही आणि गेला नाही तरी सर्वत्र गेला आहे हा त्या सहज स्थितीचा कधी गेला तरी कधीही गेला नाही हीच त्याची सहज स्थिती आहे आणि कशीही पावलं त्याची पडली तरी ती शिवयात्राच होते असा त्या म्हणण्याचा अर्थ आहे असं का सांगितलं तर या विद्वान पुरुषाच्या नाम द्याता गमन, द्याता आगमन हे सर्व असल्या कारणाने निर्हतुक का स्वरूपाचा असल्या कारणाने हा वस्तुनिष्ठ झालेला महात्मा असल्या कारणाने ती सर्व त्या सर्व घडत असते इतकंच नव्हे तर जिथे जिथे तो जातो जे जे तो पाहतो ते सर्व त्या सर्व त्याचं शिवदर्शन घडत असल्या कारणाने त्या शिवदर्शनाने संपन्न असलेला हा महात्मा लोकदृष्टीने जरी तो शिवदर्शन मूर्तीचं दर्शन घेतो आहे अमक्या ठिकाणी गेले अमक्या तीर्थाला गेला अमक्या क्षेत्रात गेला असं जरी तुम्हाला दिसलं तरी त्याने काहीही येतकिंचित अवलोकन केलं के नाही असा त्याचा अर्थ दर्शन करून येतकिंचित अवलोकन केलं नाही आणि येतकिंचित अवलोकन न करता सर्व काही त्यांनी पाहिलेलं आहे सर्व काही त्यांनी जाणलेला आहे असा त्याचा अर्थ होतो काहीही अवलोकन न केल्यासारखं सगळं अवलोकन आणि काहीही अवलोकन न करणं हे सर्व अवलोकन केल्यासारखं होतं त्याचं कारण त्याने तत्व जाणलेलं आहे असं का घडतो त्याचं एकच कारण आहे आत्मव्यतिरिक्त शिवपिंडी म्हणून त्याच्या दृष्टीने कोणतीच नाही त्याच्या दृष्टीने सर्वत्र आत्मभाव हेच शिवदर्शनाचं रूप असल्या कारणाने आत्मा हेच त्याचं शिवलिंग असल्या कारणाने आत्मलिंग हेच शिवलिंग आहे वेगळं शिवलिंग त्याच्या दृष्टीने नाहीच आहे आपली म्हणजे ही अशा पद्धतीची समोर अगदी उत्तराभिमुख केलेली असली म्हणजे ती शिवपिंडी हे सर्वाभिमुख आहे हे काय सर्वत्र समव्याप्त असलेली सदा असलेली शिवपिंडी असल्यामुळे सर्वत्र सम व्याप्त असलेल्या शिवपिंडीच्या दर्शनाने तर त्याचं सर्वत्र दर्शन घडत असत पण कुठेही दर्शन घडत नाही एवढं सगळं करून कुठेही त्याने नाही की संतांचा विठ्ठल ना माड्यात आहे ना पंढरीत आहे ना कुठेच आहे कुठेच नाही आम्ही त्याला सांगितलं संतांचा विठ्ठल सर्वत्र आहे सगळी बाटकी माणसं हे काय बोलावं ह्या लोकांनी सांगा ना या बाटकीपणाचं वर्णन करण्याचं सुद्धा हे ठिकाण नाही त्या बाटकीपणाचं वर्णन करायला लागलं तर पाप लागेल किंवा हे बाटके आहेत एवढं म्हणलं हे एवढ्याने सुद्धा आपल्या वाणीला आता पाप झालाय आता गुरु भक्तांचे नाव हो घेऊ ते वाचे प्रायश्चित अशी स्थिती आता आपल्याला याच्यापेक्षा खाली बोलायच नाही कारण हे ठिकाण नाही त्या क्षेत्रात उभं राहिला बोललोच आहे बोलू म्हणायचं सुद्धा कारण लोक का आम्हाला म्हणतील म्हणून मी सांगतो नेहमी का बोलला म्हणलंय का मला नाही मी म्हंटल एवढ्यासाठी मी बोललो मी म्हणालो असतो की बाई अरे तिथे जाऊन बोलायला पाहिजे होतं लोक म्हणतील तुम्ही का नाही गेला मग म्हणून बोलून पुन्हा तक्रार लोक म्हणून असं सांगण्याचा तात्पर्य अर्थात की साधूचा सर्वत्र आहे त्याप्रमाणे या ज्ञानी पुरुषाचा शिव त्याची शिवपिंडी सर्वत्र व्याप्त असल्या कारण संपूर्ण शिवपिंड स्वर्ग जयाची लोक शिवस्वरूप शिवा व्यतिरिक्त दुसरं काही नाही काय त्याच्या दृष्टीने हे झालं बहिरंग रूपाने वर्ण अरे स्वर्ग ही ज्याची चाळूं आहे तर तुम्ही काय म्हणू शकता हे झालं बहिरंग दृष्टीने वर्णन अंतरंग दृष्टीने असं वर्णन आहे संपूर्ण त्रिभुवनामध्ये सत्ता त्याची आहे त्याच्या सत्तेने हे त्रिभुवन सत्तामान झाले त्याच्या स्फूर्तीने प्रकाशित झालेला आहे त्याच्या संबंधाने अंतःकर्णाच्या वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आनंद अभिव्यक्त होतो आणि असा अद्वय स्वरूप असलेला शिवशंकर त्या शिवशंकरा व्यतिरिक्त जगात कोण असणार आहे कुणीही असणार नाही असा कारण असल्या कारणाने सगळीकडे असा प्रकार घडत नाही शिवयात्रेच्या असला तरी तो व्यवहार मान्य होत नाही आणि हा देह तादात्म्य विवर्जित असल्या कारणाने याचा अवासवा पाय सुद्धा शिवयात्रा स्वरूपाला योग्य त्या योग्य आहे व्यवहाराचे आपण असं बघा आपल्याला आम्ही उदाहरण दिले पुष्कळ वेळा पुन्हा देतो एखाद्या सभेमध्ये गर्दीमध्ये मनुष्य निघाला तर एखाद्याला पाय लागतो लाच मारण्याची असत नाही पण तू घाई लागते ती एवढी जोराची लागते कि रेरे बुद्धीपुरस्तर मारलेली लात सुद्धा एवढी जोरात लागणार नाही एवढ्या जोराची लागते इतकी जोरात लागलेली लास व्यवहारात आपण बघा भारतीय संस्कारात ज्याची लाच लागते त्यापेक्षा सुद्धा ज्याला लागते तो त्याच्या पहिल्यांदा पाया पडतो ज्याला लाच लागली तो दुसऱ्यांदा पाया पडतो असा आपण व्यवहार ज्याला भारतीय संस्कृतीने संपन्न आहे त्याची ही गोष्ट चालली आता हे आता निघालेली जे उन्मत्त आहेत त्यांचीही मी गोष्ट तुम्हाला सांगत नाही पूर्वीच्या संस्कारात असं आपल्याला दिसून येईल की ज्याला लास लागते तो पहिल्यांदा पाया पडतो ज्याला ज्याची लागली तोही पुन्हा त्याच्या पाया पडतो आता त्याचं रूप असं झालेलं आहे ती गोष्ट सोडून त्यामुळं खरं म्हणजे पायाच पडलं पाहिजे आता असं करतो त्याच्यामुळं काय गालाच्या अवघात काही त्याच्या भावनेची बाभी व्यक्त प्रकार बदलले एवढं खरंच असा एक माणूस ज्याला हे संस्कार माहीत नाही तर तो, तो एकदम आला त्याची लाच लागली तर लाच लागल्यावर त्याने असं लाच लगायचा हे समजायला लागतं नाहीतरी मग घोटाळा होईल असं सांगण्याचा तात्पर्य अर्थ आता का हो एवढी मोठी लास लागून दोघालाही दोघही निर्मिकार असतात कोणाच्याही मनावर परिणाम होत नाही त्यामुळे ना सुखाचा ना दुःखाचा दोघेही तसे निर्विकार मनाने असतात असं का घडतात ते एकच कारण त्याची ती लाच मारण्याची असत नाही मारण्याच्या एखाद्याने लाच उगारली लागली नाही आणि जर बसलेला माणूस जर तापलेल्या रस्ताचा असेल तर तो, तो त्याला लाच नव्हे लाता का त्याच कारण बुद्धी आहे म्हणून हा क्रोधाने खाकरलेलं त्याला ते लाच काय मारत उगारता अशी माणसाची प्रवृत्ती म्हणजे हेतूला किती प्राधान्य आहे ते आपण लक्षात ठेवा म्हणजे कडे हेतूवर महत्व आहे बाकी दुसरं काय नाही वागण्यापेक्षा सुद्धा हेतूला महत्व असल्या कारणाने जणशेकर महाराजांनी त्याच्यासाठी एक मार्मिक दृष्टांत दिलाय ती होवी फक्त मी म्हणतो एक चैत्य तरुणांगी पतीपुत्रा ती आलिंगी अंगी नरेगे काम हे हेतूचं महत्व भावनेचं महत्व का क्रियेचं महत्व आहे बाबा इथे भावनेचं क्रियेचं महत्व भावनेचं महत्व आहे क्रियेचं महत्व नाही क्रिया समानच आहे पण भावनेचं बल किती बघा कि त्या पुत्रभावामध्ये एवढं सामर्थ्य आहे की कामा का स्पर्श होत नाही त्याच्यामध्ये ही जर गोष्ट व्यवहारात तुमच्या ध्यानात येत असेल तर ज्ञानीपुरुष देह तादात्म्य भ्रांती विवर्जित झाल्या कारणाने तो जसा चालत असेल तशी ती त्यांची शिवयात्रा घडत असेल त्याच कारण आहे राऊळ दिवाळीची काळी दिशाची काळी काळी मान हे तस घडावं अगदी त्याप्रमाणे आहे उदयची ती दयाचे भेदोक येतात जगती देखील आपले प्रती झगतमुक्त अशी स्थिती झाली असल्या कारणाने शिवाच्या व्यापक तम स्वरूपाच्या अनुभूतीच्या राऊळामध्ये शिवस्वरूपाची अशी पूर्ण ओतप्रोत अभिव्यक्ती झाली असल्या कारणाने त्याची समव्याप्ती व त्याची समव्याप्त असलेली जी स्थिती ती व्यापकांची आहे स्वतः अनुभूतीने आणि शिवमंदिर स्वरूपाला पावला त्या व्यापक अनुभूती रुपी शिवमंदिरात त्या शिवरावळात कुठेही कोणताही पदार्थ जर शिल्लक नाही तो कुठेही गेला तो कुठेही न गेला कोणत्याही पद्धतीची त्याची पाऊल पडली आणि तो कुठेही गेला तरी त्याची था शिवयात्रा ती शिवयात्राच होत असते आणि कुठेही न जाता स्वस्वरूपाच्या सर्वत्र यात्रा घडलेली म्हणून व्यापक अनुभूतीमुळे स्वभावता जे चालणं घडेल ती त्याची शिवयात्राच होत असते यात्रेच्या उद्देशाने त्याने यात्रा केली असं जरी तुम्हाला दिसलं तरी अद्वैत स्थिती पासून त्याच्यामध्ये चळकिंचित ही निर्माण झालेला नसतो हीच गोष्ट शेवटी खरी आहे एक आचार्यांची अशी गोष्ट असत की आचार्य ज्यावेळी तत्वज्ञान सांगायचे त्या ता अद्वैत तत्वज्ञानाला श्रवण करून त्यांच्या शिष्यांच्या मध्ये म्हणा किंवा इतर श्रोत्यांच्या मनामध्ये म्हणा अशी शंका निर्माण झाली की आचार्य एवढा अद्वैत तत्वज्ञान सांगतात आपण एकदा गमत करूया काय त्यांना सांगायचं आपल्याला शिवयात्रेला जायचं काशीला ठीक आहे म्हणजे त्यावेळेस सगळ्यांनी तो घाट मांडला आचार्यांनी त्याला संमती दिली आचार्य सगळे म्हणले <coughs> वस्तुस्थितीने आचार्य निघाले <coughs> शिवयात्रेन आणि खरोखरी शंकराच्या दर्शनाला ज्यावेळी गेले त्यावेळी ते जे घाट घालणारे लोक होते त्यांच्या मनात आलं बघा आधी तत्वज्ञान सांगून शेवटी शिवयात्राच एवढं सोळं करून निर्गुण अधवैताचं प्रतिपादन करताच प्रतिपादन करता आणि सकाळी बसले की सोळून पळीभांड घेऊन पूजेला बसलेले दिसतात काय कशाला म्हणलं अद्वैत तत्वज्ञान सांगतायचं तुम्हाला एवढं सनातनी रूपानं वागायचं असेल तर एवढा अधवैत तत्वज्ञान सांगायचं काय करणार याता याती नाही धर्म विष्णूांड घेऊन बघताय वेदशास्त्र संपन्न संस्कृत दिनाच्या दिवशी विषय नसताना किंवा साखरे यांच्याविषयी विषय काढून त्यावेळी बोलायला तयार होतात पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये काय आता म्हणले वा एवढं सगळं आज वै तत्वज्ञान सांगायचं आणि सांगायचं काय की घालीता आवासा यात्रा होत जायच वेदाचा भ्रष्टाचार अब्रामण सगळं आजचा जीवन तयार आहे म्हणणारे लोक आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभाव माझा त्यांचं काही भांडण नाही असं म्हणणारे लोक आजही विद्यमान आहे त्याचही चिंतन करीत असलेले काय करायचं आम्ही तुम्हाला परवा उत्तर दिले दोघांना एकत्र आणायचं आणि त्यांना दोघांना भेटवून त्यांची वजाबाकी करायला लावायची आणि जे काही उर्वरित राहील ते मी था था था ते वजाबाकीमध्ये जर मी शिल्लक राहिलो तर मी म्हणले शिल्लक राहील ते मी आम्ही तुम्हाला एकत्र राहणार ते तुमचं काम आहे माझं काम नाही असं आजही जर प्रकार घडतो तर आचार्यांच्या वेळी घडला असेल काय म्हणणार नाही ते तिथे गेले तिथे गेल्यानंतर आचार्य त्या शिवशंकरा हात जोडून म्हणतात स्वतयार्वगता हातात क्षंत्रे यात्रा करायला प्रवृत्त झालो हा माझा पहिला पराध तुझी वाणीने स्तुती होत नाही अवांग मनस गोचर असा असल्या कारणाने मनवाणी होऊन अति अति तत्व असलेला दोन्हीलाही अगोचर असणारा तू त्याची मी स्तुती केली हा माझा दुसरा पराध तुझं ध्यान करता येत तू त्या ध्यानावरूनही तू आकीत आहेस असं असताना मी तुझं ध्यान केला हा माझा तिसरा अपराध आहे तेव्हा मला तू या तिन्ही समाध असं आचार्य त्यावेळी म्हणाले ते लोक चार झाले म्हणजे आचार्य जागे जागे असून तीर्थयात्रा केली तरीही त्याच्यामध्ये काही बिघाड होत नाही तीर्थयात्रा केली नाही तरी त्याच्यामध्ये बिघाड होत नाही म्हणून तो जो चालत असेल ती त्याची शिवयात्रा आहे आणि न चालूनही त्याची शिवयात्रा होते हा त्या म्हणण्याचा तात्पर्य आहे वा चालणी आणि बैठक मिळवून एक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चालणं आणि बसणं हे दोन्ही एक नाही व्यवहार असता का चालायला लागला काय करता म्हणले मी बसलोय किंवा एखादा माणूस बसला असला त्याला विचारलं काय करता म्हणलं मी चालायला लागल लोक म्हणजे काय डोकं फिरलंय का काय मिटलय हा एरवड्याला पाठवू का का एरवड्याच वारा लागलं तुला असं लोक म्हणतील व्यवहारात हे पाहिजे हे जरी खरं असलं तरी या स्थितीमध्ये मात्र आता या ज्ञानीपुरुषाची स्थिती या स्थितीचं वैभव असे आहे की चालणं आणि बसणं हे दोन्ही एकच आहे एकच रूपाने हे नाणतात हे तर या स्थितीच या ज्ञानीपुरुषाच्या अवस्थेचं वैभव आहे असं ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात असं कसं घडतो त्याच कारण आहे हा ज्ञानीपुरुष याच गमन किंवा आगमन या दोन्ही रूपाला एक रूपाचा प्राप्त झाले त्याचं कारण गमन तरी आत्मरूपच आहे आणि आगमन तरी आत्मरूपच आहे आत्मरूपाव्यतिरिक्त दुसरं काही नसल्या कारणाने सर्वत्र आत्मभाव त्याला प्राप्त झाला असल्या कारणाने सर्वत्म बोध हा त्याला महत्वाचा आपल्याला असं आज दिसून येईल की या व्यापकत्म होत प्रोत तर सर्वत्र ब्रह्मभावामुळे काय काय घडलं समाधी आणि विस्थान गमन आणि अगमन कर्म आणि अकर्म भक्ती आणि अभक्ती बोलणं आणि मौन या सर्वांच्या मधलं असलेलं जे लसांड जे जे सामान्यांच्या डोक्यामध्ये लागले, पाठीशी लागले ते याने सगळं निवृत्त केलं कारण या निर्दवंद्व वा एकत्वात एवढं मोठं सामर्थ्य त्या व्यापक अनुभूतीच्या राऊळात सर्व काही जिल्हन केवळ आत्मा तो आहे त्याचं सामर्थ्य हे राऊळ कसा आपण या राऊळात जातो पण आपले बाहेर परत येतो आपण पुन्हा बाहेर परत या राऊळात असाय बाहेर यायला माणूस राहत नाही तर ज्ञाता हा ज्ञेरूप होऊन जातो ज्ञाता आणि ज्ञेय आणि उर्वरित राहत नाही प्राप्त होते हे या सगळ्या म्हणण्यात तात्पर्य वागिचे ठिकाणे अग्निपण सुरुपे करून आहेच आहे मग त्याला आज देणे न देणे हे कशासाठी म्हणून भेद कसे असताना भजन होती व न करता भजन होत नाही असे नाही की सर स्त्री हेच ज्ञानवानाचे भजन आहे तेव्हा आता कर्मक्रमाच्या वाती माजून म्हणजे भेट नाहीचा होऊन भक्ती व अभक्ती या दोन्ही एक पंक्तीस बसून एकच घात घेतात याचा अर्थाचा आहे आणि अभक्ती कर्म आणि अकर्म हे दोन्ही आत्मरूप होतात हा त्या म्हणण्याचा अर्थ बोधात हा भेद सदाच असं पुष्ट किती भेद हे नष्ट होतात ते लक्षात ठेवा अगदी मराठीत सांगायचं तुम्हाला हे एवढ्या सगळ्या प्रकारची लतांड आहे हे सगळी लतांड त्याच्या पाठीशी लागत नाही तेवढं जाणून ठेवा पाठीशी सगळी लतांड लागतात हे कर्म हे अकर्म ही भक्ती ही अभक्ती हे त्याच चालणं हे त्याचं बसणं हे त्याचं बोलणं हे त्याचं मौन ही त्याची समाधी हे त्याचं विस्थान त्याच्यात तसं काही नाही सर्वत्र सहज स्थिती त्याची असल्या कारणाने त्याच्यामुळे हा भेद राहत सहज स्वरूप स्थिती अस महाराजांनी नाही का या ज्ञान भक्ती सहज आत्मा एकवटला मज ज्ञानी एकवटला मज महाराज म्हणतात या ज्ञान भक्तीने आधी काय आहे तो मधुरुपाय सहजच आहे याला तर ज्ञान भक्ती म्हणतात याला सहज भक्ती म्हणतात तुम्ही त्याला अमुक नाव म्हणायचं काल नाही कसं शैव म्हणती शक्ती ज्ञानी म्हणते ती सर्व परमात्म्याची निंदाच होते कारण जो सर्व वाणी म्हणून अतिशय असा असतात त्याचे उपनिषदे आम्ही रक्षण करणे अथवा त्याहून व्यतिष्ठ पदार्थ आहे त्याची कृपना करून एक पदा निषेध करणे ही सर्व निंदाच होते दुसऱ्या बाजूने म्हणजे परमात्म वस्तू शिवाय दुसरा पदार्थच नाही या बाजूने पहिल्यांदा ज्या शब्दाने निंदा केली जाते ते शब्द ही परमात्म रूप आहे म्हणून ती निंदा स्तुती होती वास्तविक निंदा किंवा स्तुती याचे परिवर्तन होणार नाही म्हणजे स्वरूप तिथिकडेच आहेत शब्द काही न बोलला तरी मौनाचं आहे ब्रह्मवीस च्या पुरुषाने वापर तिकडे कोण टाकले तरी म्हणजे कुठे कसाही संचार झाला तरी त्याची शिवयात्राच होती आणि कौतुक हे शिवाला गेला तरी कधी गेला नाही गेला तरी गेला नाही न जाऊन सर्वत्र गेला किंवा जसा चालला तसा जो आहे त्याच्या शिवाय काय होत आहे मध्ये एकच नंतर असे कौतुक या स्त्रीचे आहेत एरि आढोळ्याचा भरते वेळा वेळा भरते नाही